काय रे आत्ता काय झाला उशीर शाळा गावा उघडली अकरा वाजता अकरा वाजता आम्हाला शाळेला येतात तेव्हा पुन्हा मात्र उशीर झाला किती झाला होती पुन्हा नाही करायचं आज का मारा तुम्ही आज का झाला किती झाला गणित करायचं हा गणित करायचं अकरा घडत करायला कोणत्याही जेवण सांगितलं कोणतेच अकरा वाजता शाळेला येतात आणि आत्ता घड्यावर काही कळत नाही बारा वाजून गेले एक वाजता असतं एक वाजता नाही एक वाजला अकरा म्हणजे दहा तास उशीर झाला राहायचं तुम्ही सांगितलंय मोठ्या रकमेतून नान रक्कम बजा घालते म्हणजे बजा बघित झाल्यास करायची नाही वजा बाकी तर कस त्याचा असं करायचं बोट घाल अकराच्या बुडो बाराचा एक जा बाराच्या बोडो एकाच दुसरं बो दोन बोट म्हणजे किती झाला होती दोन फोटो उशीर झाला फोटो नाही दोन तास उशीर झाला बरोबर का झाला होती खाली बसू खाली सांगितलं मी एक पाणी सांगितली ना मस्तर काम सांगितलं मला म्हणली माझं काम ऐकत नाही तर तुला एका मग कामाचं ऐकायला करून तुम्ही करा उशीर तिचरांना करायचं आई संपणार घाला आणि चाळी द्यायला तुमची गंमत मला काय राम सांगितले तुम्हाला माझी सांगितलं त्याला विचार घरी माझी शिल्पा काढून घेतली सांगतो आणि शपथ तुमच्याकडे पुढं आणि माळ्यानं विचारत मला तुझे मास्तर कोण तुम्ही सांगतो तुमचं नाव माझं नाव सांगितलं माळ्यानं काय करावं पुढं नको माझं अरे काहीतरी माळ्याने विचारलं म्हणून राम थाडी विचारलं म्हणून मागितलं हा कुडकर आणि तो काय म्हणला तुझ्या मास्टराला ऐकलं बोलून हा कुडकर काय केलं म्हण काय काय आत्ता सुद्धा केलं विचाराव सधान सुद्धा मुंबई लागेल सरकारी हे मुंबई लागेल सरकारी आला का तुला बरोबर नमस्कार तुझ्या बाबा मराठी आणि खाली विरुती काढलेली आहे मालकाने आपल्याकडून दिलेला आहे किंवा दोन आहे बरोबर दुसरं पाड तरी चांगलं करत आहे दुसरं पाठिंबी दुसरं पाणी सगळं कर